वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्वसत्रावा स्नान केल्यानंतर राम सीता लक्ष्मण त्या गोदावरी आपल्या आश्रमाकडे गेले आश्रमात आल्यावर राम आणि लक्ष्मण यांनी प्रात करून पर्णशाळेत गेले महर्षीने पूजा करावी असा राम तेथे पर्णशाळेत सीते सहस्वस्थपणे बसला जण चित्रा नक्षत्रासह चंद्रमा जसा तो शोभत होता तो भ्रात्या लक्ष्मण नाना गप्पा गोष्टी करू लागला राम गप्पा कोणी एक राक्षसी बहीण होती ती रामाप देारखा सुंदर राम दिसला कांतीयुक्त मुख मोठे बाहू कमलपत्रासारखे डोळे हत्तीच्या चालीसारखा चाल असलेला जटाजट धारण केलेला सुकुमार अत्यंत बलिष्ठ सर्व राजलक्षणाने युक्त अशा त्या नीरकमळासारख्या श्यामवर्णाने मदनासारखे उत्कृष्ट रूप असलेल्या इंद्रासारख्या रामाला पाहून ती राक्षसी काम मोहित झाली रामाचे वदन प्रसन्न तर हिचे अप्रसन रामाचे कटे वर्तुलाकार तर हिचे पोट मोठे रामाचे डोळे विशाल तर हिचे बेढव त्याचे केस सुंदर तर हिचे तामसर त्याचे रूप प्रिय वाटणारे तर ही विरूप त्याचा आवाज मधूर तर ही भसाडे आवाजाचे तो तरुण तर ही भयंकर वृद्ध तो शिष्टाचार संपन्न तर ती अपशब्द बोलणारी तो न्यायाने दुर्वर्तनी तो प्रिय वाटणारा तर ही नपोशी वाटणारी शरीर भावने, रा, काम भावने ती राक्षसी रामाला म्हणाली जटा धारण करून तापस्वेषाने भार्येसह धनुष्यबाण हाती घेऊन तू या राक्षसाने वास केलेल्या देशात कसा आलास येथे येण्याचे कारण काय ते तुम्हाला सांगावेस शत्रूला चळ कापायला लावणाऱ्या रामाला ती ईश्वरपणखा राक्षसी असे म्हणाली तेव्हा सरळ मनाने राम तिला सर्व हकी सांगू लागला देवांना देखील भारी असा दशरथ नावाचा राजा होता त्याचा मी ज्येष्ठ पुत्र माझे नाव राम म्हणून लोकांच्या कानावर आहे हा माझा धाकटाभू लक्ष्मण नावाचा माझ्या असतो ही माझी भार्या वैदेही सीता म्हणून प्रसिद्ध आहे माझ्या प्रिया महाराजांच्या माझ्या मातेच्या आज्ञेने बांधल्या जाऊन आणि धर्मपालनाची इच्छा धरून धर्म कारणाकरता मी वनात राहण्याकरता इकडं आलो आहे पण मला तुझे ओळख व्हावी अशी इच्छा आहे तू कुणाचे कोण आहेस ते सांग तू तर रूप सुंदरी आहेस मला कोणी राक्षसी वाटतेस येथे तू कशा करता हे थोडक्यात सांग त्या ऐकून ती मदनाने पीडित झालेली राक्षसी म्हणाली रामा ऐक मी थोडक्यात मला काय सांगायस सांगते मी शिरपणखा नावाचे राक्षसी आहे मनाला येईल ते रूप घेऊ शकते या मी सर्वांना भयंकर वाटणारे एकटीच फिरत असते रावण नावाचा माझा भू कदाचित तुझ्या कानावर असेल महाबलिष्ट कुंभकर्ण सदोदित वाढती झोप घेणार आहे आणि बिभीषण हा धर्मात्मा असून राक्षसांच्या आचरणाचा नाही रणात वीरे दोन भाऊ खर आणि दूषण यांना बाजूला सरून मी इकडे आले कारण मी तुला यापूर्वी पाहिले होते तू पुरुषोत्तम माझ्या भरता भावास अशी आशा धरून मी येथे आले माझ्यामध्ये फार मोठी शक्ती आहे स्वच्छंदाच्या बळावर मी संचार करीत असते माझा तू कायमचा पती हो या सीतीला घेऊन काय करतोस ही दिसायला नकोशी वाटणारे विद्रूप तुला मुळीस शोभण्यासारखी नाही मीच तुला रूपाने साजेशी भारी आहे बघ बरे माझ्याकडे या विद्रूप भ्रष्टाचारणी विकराळ पोट सुटलेल्या या मानुषीला तुझ्या या भावाबरोबर मी खाऊन टाकते मग माझ्याबरोबर पर्वतांची शिखरे आणि विविध आरणे पाहत माझ्यासह काम भोगीत तू दंडकारण्यात फिरशी असे ती म्हणाले तेव्हा काकुतसेराम हसला आणि मादक डोळ्यांच्या त्या स्त्रीला तो वाग विशारत म्हणाला आरण्यकांडाचा सतरावा सर्ग समाप्त